वाल्मिकी रामायण अयोध्याकांड सर्ग सव्वीसावा मातेने स्वस्तयान केल्यावर नंतर धर्म मार्गावर दृढ राहणारा राम तवसलेला प्रणाम करून वनाला जाण्यास सिद्ध झाला तो राजपुत्र लोकाने वेढलेल्या राजमार्गावरून डवराने चालला आपल्या गुणीपणाने त्याने लोकांची हृदय हलवून सोडली होती बिचारा वैद्यहीच्या कानियातले काही चाले नव्हते तिच्या मनात तो यवराजापदाचा अभिषेकच घोळत होता कृतज्ञ आणि हर्षयुक्त मनाने राजपुत्रीने देहपूजा इत्याधिकारी कळेल म्हणून ती वाट पाहत बसली तेवढ्याच रामाने उत्तम रीतीने सजवलेल्या आणि आनंदीत लोकांनी गजबजलेल्या आपल्या गृहात लज्जेने किंचित खालीमान घालून प्रवेश केला त्याबरोबर सीता लगेच उठली पतीला शोकपीडित आणि चिंतेने इंद्रिय आक्रसून गेलेल्या अवस्थेत तिने पाहिले आणि तिचा थरका पुराला तिला पाहून आपला राघवाला ठेवलेला शोक आवरून धरणे अशक्य झाले आणि तो बाहेर फुटला त्याला घाम फुटलेला शोक असह्य झाल्यामुळे अवस्थेत पाहून ती दुःखाने अस्वस्थ झाली आणि उदारली हे काय बरे असे प्रभो आज उत्तम गुरुवार आणि पुष्य नक्षत्राचा योग आहे असे जाणत्या ब्राह्मणाने सांगितले मग तुम्ही असे खिन्नता तुमच्या या सुंदर मुखावर शंभरचा समुद्रफेसाप्रमाणे शुभ राशा छत्राचे आवरण कसे विराजत नाही चंद्राच्या किंवा हुंसाच्या ने कमलासारखे नेत्र असलेल्या तुमच्या मुखावर वाराका घालत नाहीत नरश्रेष्ठा आनंदीत होऊन भाट बंदी सुतमाघत तुमच्या स्तुतीचे मंगलगीते गाताना आज दिसत नाहीत वेदवित्या ब्राह्मणाने तुमच्या मस्तकावर अभिषेक केल्यावर विधेनुसार त्यावर मध आणि दही टाकलेले नाही अमात्यादी मंत्रीगुण अलंकार घातलेले निराळे व्यवसाय प्रमुख आणि नागरिक आणि ग्रामीण लोक तुमच्या मागून आलेले असे का बरे सोन्याच्या अलंकारांनी मढवलेले चार वेगवान घोडे जोडलेला मुख्य पुष्परच तुमच्यापुढे का चालला नाही सर्व लक्षणयुक्त म्हणून आदरास पात्र झालेला शोभिवंत आणि काळ्या मेघराशी प्रमाणे दिसणारा गजराज तुमचे मार्ग होत असताना का दिसत नाही प्रियदर्शना सोन्याने सजवलेले तुमचे शुभ आसन घेऊन पुढे राहणारा सेवक मला दिसत नाही अभिषेकाची तयारी झाली असताना तुमच्या मुखावरची ही कांती पहिल्यासारखी दिसत नाही त्यावर आनंदीपणाही दिसत नाही अशा रीतीने ती दुःखाचे उद्गार काढित असताना राम तिला म्हणाला सीते पूज्य वडील मला वनात झडीतय धर्मचारिणी जानकी तुझा जन्म मोठ्या कुळात झालेला ज्या घटनाक्रमाने आज हे माझ्या वाट्याला आले आहे तो घटनाक्रमही माझे पिता सत्यप्रतिज्ञ राजा दशरथ यांनी माझी माता कैकई हिला पूर्वी दोन महान ओर दिले होते महाराजाने हाती घेतलेल्या माझ्या अभिषेकाची तयारी चालू असताना तिने धर्माने प्राप्त करून घेतलेल्या त्या कराराची आज निकड लावली मी चौदा वर्षे दंडकारण्यात वास्तव्य करायचे आणि भरताला युवराजपद द्यायचे असेही माझ्या वडिलाने ठरवले म्हणून मी निर्जन वनात निघालो असताना तुला भेटायला आलो आहे भरतापुढे तू माझी गोष्ट कधी काढू नयेस श्रीमंत माणसे दुसऱ्यांची स्तुती सहन करीत नाही म्हणून तू भरतापुढे माझ्या गुणांचा उच्चार करू नकोस त्याचे मन अनुकूल झाल्याने कदाचित तू त्याच्या समीप राहण्याचा संभव आहे त्यावेळी माझा कधीही विशेषत्वाने उल्लेख करू नयेस त्याला युवराजपद कायमचे देऊन टाकले आहे म्हणून सीते तो राजा म्हणून त्याची तू मन मनराखणी करावीस मी सुद्धा पित्याची आज्ञा योग्य रीतीने अंमलात करता आताच वनात चालूय मनस्विर करून राहा मुनिनीने आश्रय केलेल्या वनाकडे मी गेल्यावर हे कल्याणी निष्पाप सीते तू व्रतस्थ होऊन राहावीस पहाटे उठून देवांची यथावेधी पूजा करून माझे वडील महाराज दशरथ्यांना जाऊन नमस्कार करावा माझी माता कौशल्या वृद्ध आहे मनस्तापाने कृष झालीये धर्मानस पुढे ठेवून तू तिला मना मानाने वागणे योग्य होईल माझ्या बाकीच्या ज्या माता आहेत त्यांनाही तू वंदन करणे योग्य आहे कारण स्नेह हो, लढीवारपणा आणि मला खाऊपीव घालणे या बाबतीत सगळ्या सारख्याच आहे भरत आणि शत्रुघ्न दोघेही प्रिय आहेत त्यांच्याकडे तू भावापुत्राप्रमाणे विशेष करून पहावेस वैदही भरताला आवडेल असे तू कधीही काही करू नकोस कारण तो देशाचा आणि कुळाचा राजाय आपल्या वागणुकीने प्रसन्न ठेवलेले राजे चिकाटीने त्यांची सेवा केली असता प्रसन्न होतात तसे न केले तर अप्रसन होतात राजे लोक अहित करणारी स्वतःची पोटची मुले जरी असले तरी त्यांचा त्याग करतात आणि जे समर्थ आहेत अशा आपण नसलेल्या लोकांचा सुद्धा स्वीकार करतात म्हणून हे कल्याण तू येथेच राजा भरताच्या इच्छेप्रमाणे वागून धर्मामध्ये रथ आणि सत्यव्रत पाळीत राह मी महावनाकडे जाईन तू येथेच राहणे योग्य आहे कोणाचेही मन ज्या योग्य दुखावे असे तू काही करू नयेस हे माझे तुला सांगणे अयोध्याकांडाचा सव्वीसावा सर्ग समाप्त